पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण सहावे चहा कॉफी कोको या तिन्हीपैकी एकाचीही शरीराला गरज नाही चहाचा फैलाव चीनमधून झाला म्हणतात चीनमध्ये त्याचा खास उपयोग आहे चीनमध्ये पाणी फारसे स्वच्छ नसते पाणी उकळून प्याले तर पाण्यात असलेला दोष दूर होतो कोणा माणसाने चा नावाचे गवत शोधून काढले ते गवत फार अल्प प्रमाणात पण उकळत्या पाण्यात टाकले त्या त्या पाण्याला रंग सोनेरी येतो हा रंग पाण्यात आला कि ते उकळलेले आहे असे नक्की म्हणता येते चीनमध्ये लोक अशा रीतीने चा, चा गवताच्या पाण्याची परीक्षा करतात आणि तेच पाणी पितात चहाचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की चहामध्ये एक प्रकारचा सुगंध आहे वरीलप्रमाणे बनलेला चहा निर्दोष म्हणता येईल अशा प्रकारचा चहा बनविल्याची रीत अशी आहे एक चमचा चहा एका गाळणीत टाकावा ती गाणी किटलीवर ठेवावी आणि त्या गाडीवर उकळते पाणी सावकाश होतावे किटलीत जे पाणी उतरते त्याचा रंग सोनेरी असेल तर समजावे की पाणी बरोबर उकळलेले आहे जो चहा सामान्यपणे लोक पितात त्यात काही गुण तर पण त्यात एक मोठा दोष आहे त्यात टॅनिन असते टॅनिन हा असा पदार्थ आहे की जो आतडे कठीण करण्याकरता वापरला जातो तेच काम टॅनिन असणारा चहा कोठ्याच्या बाबतीत करतो कोठ्याला टॅनिनचे पूट चढले की त्याची अन्नाची पचविण्याची शक्ती कमी होते त्यामुळे अपचन होऊ लागते असे म्हणतात की इंग्लंडात असंख्य बायका अशा कडक चहाच्या व्यसनामुळे अनेक रोगांना बळी पडतात चहाचे व्यसन असणाऱ्यांना त्यांच्या नियमित वेळी चहा नाही मिळाला की ते व्याकुळ होतात चहाचे पाणी गरम असते त्यात साखर आणि थोडे दूध पडते एवढा कदाचित त्यातला गुण म्हणून म्हणता येईल पण तेवढे सजवायचे असेल तर चांगल्या दुधात शुद्ध पाणी टाकून ते गरम करून त्यात साखर किंवा गुळ घातला म्हणजे आले उकळत्या पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घातल्यानेही छान पेये बनते जे चहाच्या बाबतीत सांगितले तेच कमी जास्त प्रमाणात कॉफीला लागू पडते त्यासंबंधीच रे कवनच आहे की कफ कटन वायू हरण धातूहीन बलक्षीन लोहू का पाणी करे दो गुण अवगुण तीन या तथ्य कितपत आहे ते मला माहीत नाही जे मत चहा कॉफीविषयी मी दिले तेच कोकोविषयी ज्याचा कोटा रितसर काम करतो त्याला चहा कॉफी किंवा कोकोच्या मदतीची जरूर राहत नाही सर्वसामान्य आहारातून निरोगी माणसे पूर्ण समाधान मिळू शकतात हे मी व्यापक अनुभवाने सांगू शकतो मी या तीनही वस्तूंचे यथास्थित सेवन केले आहे जेव्हा मी या वस्तू घेत असे तेव्हा मला काही ना काही उपद्रव व्हायचाच या वस्तूंचा त्याग केल्याने मी काहीच गमावलेले नाही आणि मिळविले मात्र पुष्क जो स्वाद चहा वगैरेतून मी घेत असे त्याहून अधिक स्वाद शिजवलेल्या सामान्य भाजीपाल्याच्या रसातून मला मिळतो